वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सदुस्रेष्ठावा महात्म्या राघवाने असे म्हटले तेव्हा हनुमानाने त्याला सीता जे जे बोलली ते ते सर्व सांगितले पुरुषश्रेष्ठा पूर्वी चित्रकूटावर जसे घडले तसे पूर्वीचे वृत्त खुण्याची गोष्ट म्हणून देवी जानकीने सांगितले ते असे तुझ्याबरोबर स्वस्थ झोपले असता जानकी तुझ्या अगोदर उठले होती एकाएकी एक, एक, एक कावळा झडप घालून आला आणि त्याने तिच्या दोन स्तनांच्या मधला भाग फाडला रामा त्यानंतर तू देवीचा अंकावर झोपला होतास पण तो पक्षी पुन्हा पुन्हा देवीला पिडा करू लागला पुन्हा त्याने येऊन तिला जखम केले तिचे रक्त अंगावर पडल्यामुळे तू जागा झालास परंतबा देवीनी तुला हा कावळा मला एकसारखा का त्रास देतो आहे असे सांगितले तिच्या सणांचा मधला भाग फाडला गेला आहे हे, हे पाहून महाबाहो तू सर्पाप्रमाणे क्रुध्द होऊन तिला म्हणालास नखांच्या टोकाने भित्रे तुझ्या सणांच्या मधला भाग कोणी फाडला पाच फड्यांच्या संतापलेल्या नागाशी कोण हा खेळ खेळत आहे पाहू लागलास तेव्हा एकदम तुला तो कावळा दिसला तो रक्ताळलेल्या नखाने तिच्याकडेच तोंड करून बसला होता तो पक्षीराज कावळा म्हणजे इंद्राचा पुत्र होता तो वाऱ्याच्या वेगाने त्वरेने पृथ्वीच्या पोटात गेला तेव्हा बुद्धिमंत महाबाहू क्रोधाने डोळे गरगर फिरवे त्या कावळ्याच्या बाबतीत तू क्रूर निर्णय घेतलास अंथरलेल्या दर्भातून एक दर्भ घेऊन त्यावर ब्रह्मास्त्राचे नियोजन केलेस तो कालाग्नीप्रमाणे पेटेला गर्भ कावळ्याकडे तोंड करून जळू लागला तो गर्भ तू त्या कावळ्याच्या रोखाने फेकलास तेव्हा तो त्या ते कावळ्याच्या मागोमाग पेटत चालला भीतीने सर्व देवाने त्या कावळ्याला टाकले तो त्रैलोक्यात फिरला पण त्याला आपला त्राथा कोणी मिळाला नाही शत्रुमर्दना मग तो फिरून तुझ्याकडे आला तो भूमीवर पडून तुला शरण आला तो वध करण्याला पात्र असून सुद्धा तू कृपेने त्याचे रक्षण केलेस पण ते अस्त्र निष्फळ करणे शक्य नव्हते म्हणून राघवा त्या कावळाचा उजवा डोळा त्या अस्त्राने फोडला तो कावळा तू सोडून दिल्यानंतर तुला आणि राजा दशरथाला नमस्कार करून आपल्या घरी गेला असे तुम्ही अस्त्रवेत्यात श्रेष्ठ सत्ववान शीलवान असतानाही रामा तुमच्या अस्त्राची राक्षसांवर काय योजना करीत नाही दानव गंधर्व असूर मरुद्गण कोणीही रामा रणात तुमच्याशी सामना द्यायला समर्थ नाही वीर्यवान असणाऱ्या तुम्हाला माझे माझ्याविषयी जर काही कदर असेल तर तुम्ही सत्वर उत्तम नेमक्या बाणाने युद्धात रावणाला मारा किंवा भ्रात्याची आज्ञा घेऊन परंतप लक्ष्मणाने त्याला मारावे नरवर राम माझे रक्षण का बरे करीत नाहीत वायू अग्नीसारखे तेज असणारे पुरुष व्याघ्र राम लक्ष्मण ते करण्याला समर्थ आहेत देवानासुद्धा ते जे अजिंक्य ते माझी उपेक्षा का करीत आहेत माझेच पाप मोठे असले पाहिजे यात संशय नाही नाही तर त्या दोघां समर्थाने माझे रक्षण कसे नसते केले वैदेही करुणायुक्त सुंदर शब्द ऐकून मी पुन्हा आरेला म्हणालो देवी राम तुझ्या शोकाने हे मी तुला सत्याची शपथ घेऊन सांगतो राम दुःखाने खचून गेल्याने लक्ष्मणाच्या अंतकरणाला त्रास होत तू आता प्रयत्नाने भेटलीस आता शोक करण्याचे कारण नाही तुझ्या दुःखाचा शेवट होण्याचा हाच मुहूर्त समज ते दोघे शत्रुसंहारक नरशार्दूल राजपुत्र तुझ्या भेटीची तीव्र इच्छा धरून लंका भस्म करून टाकतील युद्धात रावणाला त्याच्या बांधवांसह मारून सुंदरी राम तुला आपल्या नगरीला खात्रीने घेऊन जाईल पण हे अनिंदिते ज्याच्या योगाने तू भेटल्याचे खून त्याला समजेल आणि त्याच्या अंतकरणात प्रेम उत्पन्न करेल असे काही तू मला द्यावीस तिने इकडे तिकडे सगळीकडे पाहिले आणि वेणीत खोवण्याचा हा उत्तम म्हणी वस्त्रातून सोडून मला दिला रघुप्रिया मी दोन्ही हात पुढे करून करता तो म्हणी घेतला तिला मस्तक टेकून नमस्कार केला आणि इकडे त्वरेने येण्याकरता निघालो करता मी निघालो माझे शरीर मी वाढवले असे पाहून ती सुंदरी जनककन्या दीन होऊन अश्रूने भरलेल्या मुखाने सद्गदी स्वराने मला म्हणाली मी उडून जाणार म्हणताना ती कासावी झाली होती शोकावेगाने खचून गेली होती ती मला म्हणाली महाबाहू कमलोजन रामाला आणि माझा देरी यशवंत महाबाहू लक्ष्मण याला तू आता भेटशील भाग्यवान आहे स्वनाला तू सीता से म्हणाली तेव्हा मी तिला म्हणालो देवी जनककन्ये माझ्या पाठीवर झटकन चढ की हे महाभाग्य होती मी आत्ताच तुला सुग्रीव लक्ष्मणासह हो, तुझा पती राघवाचे दर्शन करवतो पण ती देवी मला म्हणाली महाकपे मी आपणहून तुझ्या पाठीचा आसरा घ्यायचा हा धर्म नाही वीरा पूर्वी राक्षसाने माझ्या अंगाला स्पर्श केला त्यावेळी मी काय करणार परिस्थितीने मी गांजरे होते वानश्रेष्ठा ते दोघे राजकुमार जिथे आहे तेथे तू जा असे म्हणून ते पुन्हा मला निरोप देऊ लागली हनुमाना ते राम लक्ष्मण सिंहासारखे आहेत त्यांना आणि वामात्यांसह सुग्रीवाला कुशल विचार म्हणून सांग या दुःखसागरातून राम मला ज्याप्रमाणे तारील त्या रीतीने तू त्याला इथे वर्णन करून सांगावीस माझा हा तीव्र शोकावेग या राक्षसांकडून शिव्याशाप हे रामाकडे गेल्यावर तू त्याला सांगावीस वानरवीरा तुझा प्रवास सुखरूप हो रामा राजाने अडकून ठेवलेली तुझी पत्नी सीता विषादपूर्व कसे बोलली तुला ती जे बोलली ते तू लक्षात घ्यावीस सीता कुशल आहे सुखरूप आहे असा तू विश्वास ठेव सुंदरकांडाचा सदुसष्टावा सर्ग समाप्त